पुस्तक हसत जगाव, लेखक दादाराम साळुंखे वाचक विद्या पाटील प्रकरण चौथे परिश्रमातील सुगंध ऑक्टोबर नोव्हेंबर महिना म्हटले की नजरेसमोर येते फटाक्यांची आतषबाजी गोडगोड पदार्थ नवनवीन कपडे सुगंधी आंघोळ हे सर्व होत असतानाच काही गोड काही मनाला वेदना देणाऱ्या घटना या दोन महिन्यात घडून गेल्या तसं पाहिले तर भारतामध्ये प्रत्येक क्षेत्रात प्रतिभा घचाखच खस भरलेली आहे परंतु तिला योग्य वळण व नियोजन नाही भारतात शिक्षण पूर्ण करून अथवा अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून जन्मभूमीला विसरून आज अनेक डोकी परदेशाला कर्मभूमी मानून खोट्या सुखात जीवन जगत आहेत तर भारतातच राहून आपल्या प्रतिभेचा योग्य वापर करणारे डॉक्टर माधवन नायर सारखे इस्रोचे प्रमुख चंद्रावर भारताचे यान म्हणून गेली अनेक वर्षे स्वप्न पाहत होते त्यांच्या स्वप्नातल्या यानाने प्रत्यक्षात बावीस ऑक्टोबरला श्रीहरी कोटा येथून उड्डाण कल आणि पंधरा नोव्हेंबरला त्यांनी चंद्रावर भारतीय झेंडा फडकावला या यशस्वी उड्डाणाने भल्याभल्या देशांच्या डोळ्यात काजब चमकू लागले भारताची दिवसेंदिवस होत चाललिली विविध क्षेत्रातील प्रगती एक दिवस दक्षाला महासत्ता करणार यात शंका नाही डॉ माधवन नायर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी घाली प्रचंड मेहनत यामध्ये या याच यश सामावलिआ आह दुसरी आनंदाची घटना ती म्हणजे पंडित भीमसेन जोशी यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार त्यांनी भारतातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या स्वरांनी अनेक कांसे निर्माण केले त्यांच्या स्वरांचे भारतरत्न पुरस्काराने चीज झाले चांगल्या मनाच्या माणसांबरोबरच चोरांनाही आपल्या ओजस्वी वाणीने वेड लावणाऱ्या पंडितजींनी या स्वरांसाठी प्रचंड मेहनत घेतली आहे अशा मेहनत घेणाऱ्या माणसाला परमेश्वर मदत करत असतो त्याच्या पाठीमागे यश कीर्ती भूंग्यासारख्या येत असतात कृष्णवर्गीय असूनही अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्ष झालेले बराक ओबामा महात्मा गांधीजींचा आदर्श समोर ठेवून सहा महिने 18 तास कार्यरत राहून काम करीत होते तरीही त्यांच्या चेहऱ्यावर कुठेही तकव्याचा लवलेशही नव्हता लोक हेच त्यांची ऊर्जा आहे असे बराक ओबामा एकीकडे व स्वरानमध्ये भीमासारखा पराक्रम करणारे स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी दुसरीकडे दोघांची मेहनत घेण्याची तीव्र इच्छा आणि त्या इच्छेला आलेलं फळ म्हणजेच त्यांनी समाजाने दिलेला गौरव पंडित भीमसेन जोशी यांच्याबद्दल त्यांचे मित्र श्रीनिवास खळे म्हणतात पंडित भीमसेन जोशी यांनी संतांचे अभंग गायल्यामुळे संतांनाही आपल्या अभंगाचे चीजल्यासारखे वाटत असेल अशा कलियुगातील तान सेनाला भारतरत्न पुरस्कार मिळणे हा त्या पुरस्काराचाच गौरव आहे या आनंदाने एकीकडे भरून आले असतानाच दुसरीकडे मात्र ज्यांनी शेवटपर्यंत सत्य वशांततेची कास धरून आपल्या खेळात पराक्रमी धाडसी निडर निडरवृत्ती दाखविली त्या अनिल कुंबळेची निवृत्ती मनाला सटका लावणारी होती लेग स्पिनर प्रचंड मेहनत घेऊन क्रिकेट विश्वात सर्वात जास्त विकेट येणाऱ्यांमध्ये तिसरे स्थान पटकावले असा जम्बो त्याच्या शेवटच्या कसोटीत खेळताना हाताला डाके पडले असतानाही झुंजा वृत्तीने लढला तो फक्त प्रचंड घेतलेल्या मेहनतीमुळे असा दुसरा खेळाडू ज्याने भारताला आपल्या तेरा वर्षाच्या काळात उत्तुंग शिखरावर नेऊन पोहोचविले तो क्रिकेटचा महाराजा दादा प्रिन्स ऑफ कोलकता सौरभ गांगुली ज्या बंगाला सत्यजित रे रवींद्रनाथ टागोर अमर्त्य सेन यांच्या नावाने ओळखले जात होते त्या बंगालला आज सौरव गांगुलीच्या नावाने ओळखले जाते लहानपणापासून क्रिकेटचे स्वप्न पाहणाऱ्या गांगुलीने भारतीय टीमला वेगळ्या वर्णावर नेऊन पोहोचविले तरुण खेळाडूंच्या मागे भक्कम उभा परदेशी खेळाडूंच्या डोळ्यात डोळे घडून पाहणारा तो एकमेव भारतीय होय टीममधून काढून टाकल्यावर प्रचंड मेहनत घेऊन पुनरागमन करून त्यांनी दनकेबाज शतक ठोकून आपली निवृत्ती जाहीर केली अशा दादा माणसाच्या आपल्या मेहनतीवर प्रचंड श्रद्धा होती माणसाकडे कला असली पाहिजे ती असली की तो लाथ मारेल तिथे पाणी कडू शकतो इतर बोलतात कसे वागतात कसे त्यांच्या चेहऱ्यावर हाव कसे हे सर्व सूक्ष्मदृष्टीने पाहिले आणि त्यावर मनापासून मेहनत घेतली तर आपल्यालाही त्यांच्यासारखे हावभाव करून आवाज काढता येऊ शकतो हे सदानंद जोशी यांनी साऱ्या जगाला दाखवून दिले पंडित नेरूंच्यापासून प्र के अत्रेंच्या पर्यंत सर्वांच्या नकला त्यांना राग येणार नाही अशा थाटात त्यांनी काढून सर्वांपर्यंत पोचविल्या खरे प्र के अत्रेंना त्यांनी जिवंतपणीच अमर केले होते असा अष्टपैलू कलाकार काळाच्या पडद्यावर जातो तेव्हा म्हणाला झटका लागतो ज्यांची समाजाला गरज नाही अशी रिकाम टेकडी माणसे स्वतःला रेडिओसारखी पाठ बदलून दुरुस्त करून जीवन जगत असतात आणि लाख मोलाची माणसं मात्र हवी असताना देव त्यांना घेऊन जातो तेव्हा वाटते जो आवडतो सर्वांना तोची आवड देवाला सौंदर्य आणि पैसा यांचे ठराविक काळानंतर महत्व संपून जाते उरतो फक्त माणूस जो काहीतरी करून दाखवितो बुद्धी मन यांना डोळे असतात त्यातून जीवनाच्या प्रकाशाचे परम सौंदर्य पाहायचे असेल आणि यशाचे शिखर गाठायचे असेल तर उद्योग दीर्घोद्योग अविश्रांत परिश्रम या याशिवाय पर्याय नाही कारण प्रचंड मेहनतीतून मिळालेले यश हे इतर आनंदापेक्षाही वेगळा आनंद देणारे असते प्रतिभेच्या जोरावर बलाड्यकार्य केली जातील पण ती पूर्णत्वाला जाऊ शकतात ती फक्त श्रमाच्या जोरावरच सानेगुरुजी म्हणतात श्रमजेवी माणसाच्या अंगातून गळणारे घामाचे पाणी हे सर्वात थोर ते पाणी म्हणजे जगाचे पोषण आहे